वनरामायण उत्तरकांड सर्ग बासष्ट ऋषी असे म्हणाले तेव्हा हात जोडून राम त्याना म्हणाला तो लवण राहतो कुठे त्याचा आहार कसा आहे त्याची वागणूक कशी आहे रामाचा प्रश्न ऐकून सर्व ऋषीने लवण वाढला कसा ते सांगायला सुरुवात केली सर्व प्राणी मात्र त्यातल्या त्या तापसजन हा त्याचा आहार आहे वागणूक भयानकपणाची आणि त्याचा नित्यवास मधुवनात हो असतो हजारोंच्या संख्येने तो सिंह वाघ हरिण पक्षी मानसे, मारून आपल्या रोजचा आहार करीत असतो याहून इतरही प्राणी तो महाबलिष्ठ असूर खात असतो संहार करायच्या वेळी तो मृत्यूप्रमाणे आपले तोंड वाचतो हे ऐकून राम त्या महान मुनीना म्हणाला मी त्या राक्षसाचा वध करीन तुमचा भय दूर होऊ उग्र तेज असणाऱ्या मुनींच्या अशी प्रतिज्ञा करून राम आपल्या सर्व भावांना एकत्र बोलाव म्हणाला लवणाला कोण वीर मारि कोणाच्या वाट्याला त्याला द्यावे भरताच्या का धीमान राम असे म्हणाला तेव्हा भरत म्हणाला मी त्याला मारतो माझ्या वाट्याला त्याला द्यावे शौर्य धैर्युक्त असे भरताचे बन ऐकून लक्ष्मणाचा धाकटा होऊ शत्रुघ्न आपले सुवर्णाचे आसन सोडून राजाला वंदन करून म्हणाला रामा या मधल्या महाबाहूने आपले काम पूर्ण केले आहे आर्यानेच तू नसताना या अयोध्येचे परिपालन केले आर्य रामा तू येईपर्यंत याने मना पुष्कळ ताप भोगला राजा याने अतिशय खाऊन आणि जटावल या राघव नंदनाने अनुभवले मी हा सेवक उपस्थित असताना याला आता अधिक क्लेश होता का मानस मग शत्रुघ्नाचे म्हणाल तेव्हा राम पुन्हा बोला शत्रुघ्न ठीक आहे तसेच होऊ दे तू माझ्या आज्ञेचे पालन कर तुला मी मधुच्या शुभनगरीमध्ये राज्याभिषेक करीन भरताची तुला चिंता वाटत असेल तर महाबहो तू जाऊन नगराची स्थापना कर तू शूर आहेस विद्या शिकलेला आहेस नगर यमुनेची नित्य भेट होणारे नगर आणि शुभ जनवस्थ्या तू वसव जो नव्या वसाहतीत का एका वंशाला उखडून काढल्यावर तेथे दुसऱ्या राजाला वसवीत नाही तो नरकाला जातो म्हणून तू माझी आज्ञा लक्षात घ्यायची असेल तर मधुपुत्र पापी लवणाला मारून धर्माने तेथे राज्यात आलो शिवरा मी बोलत असता मला तू उत्तर देऊ नकोस लहानने मोठ्यांच्या आज्ञा पाळावे यात मुळीसुद्धा संशय नाही काकुतश्या मी योजलेला अभिषेक वशिष्ठाची प्रमुख विप्रांकडून विधी मंत्रानुसार होईल याचा तू स्वीकार कर उत्तरखंडाचा बासष्टवा सर्ग समाप्त